पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांचे चरित्र लेखक पंढरीनाथ सीताराम पाटील वाचक विद्या पाटील प्रकरण सतरावे राष्ट्रीय सभा व गोरी नोकरशाही आतापर्यंत महात्माजींच्या धार्मिक व सामाजिक सुधारणाविषयक मतांचे व कामगिरीचे पर्यावर्लोचन केले असल्यामुळे हो त्यांची राजकीय मते समजावून घेण्याविषयी वाचकांना उत्कंठा लागली असेल यात नवद नाही महात्माजींनी लहान वयातच दांडपट्टा बंदुकीचे मारणे वगैरे शिक्षण कशाकरता घेतले होते हे वाचकांना नव्याने सांगण्याची काही जरुरी नसल्यामुळे लहान वयात त्यांची राजकीय मते कोणत्या स्वरूपाची होती हेही निराळे लिहिण्याची काही जरुरी दिसत नाही बंड करून एका घटकेत इंग्रजी राज्य उलटून पाडावे अशा मताचे ते त्यावेळी होते परंतु ते जेव्हा समाजात पडले तेव्हा मात्र त्यांच्या त्या मतात हळूहळू बदल होऊन त्याला निराळे वळण लागले समाजात पडल्यानंतर जेव्हा जातीभेदाने विस्कटलेल्या हिंदू धर्माचे भेसूळ स्वरूप त्यांच्या नजरेस आले तेव्हा त्यांना कळून आले की आपल्या धर्माची आणि समाजाची घडी विस्कटल्यामुळेच समाजात भेद अविश्वास व बेदिली उत्पन्न झाली असून त्या बेदिलीमुळेच हिंदू समाज आपले स्वराज्य घालवून बसला आहे जातीभेदाविरुद्ध लढा व सरकारवर कडक टीका ज्या जातीभेदामुळे हिंदू समाजात बेदिली माजली व ज्या बेदिलीमुळे हिंदुस्थान स्वराज्यास मुकले तो जातीभेदच मोडून मुझे समाजात प्रेम उत्पन्न करावायचे व त्या प्रेमाच्या बळावर एक दिली उत्पन्न करून राजकारण गाठायचे असा ज्योत्रेवांनी विचार केला आणि प्रथम समाजकारण व नंतर राजकारण अशी त्यांनी आपल्या कार्यालापूर्वी सुरुवात केली होती इंग्रजी राज्य उलठून पाडल्याने त्यावेळी स्वराज्य स्थापन करण्या इतका समाज सुजा नव्हता फार पेशवाई पुन्हा प्रस्थापित पे झाली असती पण पेशवाईच्या ससेमिरियामुळे तर सारा समाज खंगून भंगून गेला होता नव्या पेशवाईत वेदबंद विद्याबंद रोटी बंद इत्यादी बंदीच्या सद्दीमध्ये हिंदू धर्माचे व समाजाचे स्वातंत्र्य जिवंत राहणे शक्य नव्हते त्यावेळेचे इंग्रजी राज्य पेशवाईपेक्षाच काय पण आजच्या इंग्रजी राज्यापेक्षा देखील शतपटीने बरे होते त्यावेचे इंग्रज अधिकारी खरोखरच दयाळू राज्यात सर्वांना न्याय मिळण्याची आशा विद्या शिकण्याची व जातींना सारखी मुभा इत्यादी गोष्टींमुळे इंग्रजी राज्यामध्ये जातीभेद मोडून व सुशिक्षण घेऊन समाजसंघटन करण्यास संधी मिळत आहे याबद्दल ज्योतिरावांनी इंग्रज सरकारचे आभार मानले व समाजसेवेत घालविलेल्या आपल्या आयुष्याच्या पूर्वार्धात त्यांनी इंग्रजी सत्तेबद्दल वेळोवेळी स्तुतीच गायली परंतु पुढे जेव्हा कंपनी सरकारने चालू केलेल्या राज्याचे रुपांतर राणी सरकारच्या नोकरशाहीत झाले व हिंदुस्थानच्या कल्याणापेक्षा इंग्लंडच्या कल्याणाकडे नोकरशाहीने आपले लक्ष पुरवून जेव्हा हिंदुस्थानातील दारिद्र्याने व अज्ञानाने गाजलेल्या खऱ्याखुऱ्या जनतेकडे दुर्लक्ष केले तेव्हा मात्र ज्योतिरावांनी आपल्या राजकीय धोरणात एकदम बदल केला देशातील सुशिकीत व बोलक्या अशा ब्राह्मण वर्गापुढे नोकऱ्यांचे तुकडे टाकून सरकार अज्ञान व मुख्या जनतेवर कराचे ऊर्जे बेसुमार लादू लागले व लोकांना सर्दीचे शिक्षण आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या जागा देण्याच्या बाबतीतही जेव्हा कुत्राई करू लागले तेव्हापासून मात्र ज्योतिरावांना ते मायबाब सरकारची ओळख पडू लागली व त्या दिवसापासूनच त्यांनी कोकीवाल्याप्रमाणेच टोपीवाल्यावरही आपली लेखणी उचलली युरोपियन ऑफिसरकडे जाऊन लोकांच्या अडचणी ते त्यांना नेहमी कळवित असत ते गोऱ्या ऑफिसरांना नेहमी म्हणत असत की सरकारने आपल्या राज्यात विशेषतः शाळा खात्यातील ब्राह्मण नोकरांचा सुसराट कमी करून त्याऐवजी ब्राह्मणी तरांना सवलतीने सरकारी नोकऱ्यांवर घ्यावे आणि खेड्यातील तंड्याचे मूळ नाहीसे करावायचे असेल तर खेड्यातील कुलकन्यांचे बंड कमी करण्याकरता कडक उपाय योजावेत हो फुल्यांचे हे म्हणणे जरी ब्राह्मणी तरांच्या फायद्याकरता व उन्नती करता होते तरी कोणीकडून तरी राजचे शकवट चालवू इच्छणारे इंग्रज ऑफिसर त्यांच्या म्हणण्याची इतकी परवा करीत नसत हे पाहून त्यांनी गोऱ्या लोकांना भेटण्याचे सोडून दिले होते ते गुलामगिरी पुस्तकाच्या पंधराव्या भागात लिहितात की भट पांड्यांचे बंड उपस्थित झाले तेव्हापासून बरेच युरोपियन सप्यगृहस्थ माझ्याशी पहिल्यासारखे मन मोकळे करून नीट न बोलता बला पाहिल्याबरोबर कपळावर आट्या गाळू लागले तेव्हा मी त्यांच्या ते घरी येणे जाणे सोडून दिले महाराष्ट्रात भट पांड्यांचे बंड उपस्थित झाले त्यावेळी प्रथमच ज्योतिरावांना सरकारच्या धोरणाची कल्पना आली भट पांडे खंडे गावातील अज्ञानी लोक तंटे उपस्थित करतात म्हणून त्यांना कामावरून काढण्यात आले पाहिजे असे ज्योतिराचे म्हणणे होते परंतु भट पांड्यांच्या मदतीने जनतेवर कर लावणे सरकारात सोपे जात असल्यामुळे सरकारने पांड्यांचा काय वार घेतला ज्योतिरावांची ही चळवळ जेव्हा वाढू लागली तेव्हा काही गोरेसाहेब तर ज्योतिरावांकडे वक्रदृषीने पाहू लागले ज्योतिरी ज्योतिरावांनी त्याची मोठीशी फिकीरबाजी नाही पण या प्रकरणामुळे एवढं मात्र झाले की त्यांचे लक्ष सरकारच्या प्रत्येक खात्याकडे गेले व त्याचे निरीक्षण करून प्रत्येक खात्यात ब्राह्मणेतर लोक असल्याशिवाय जनतेला खरे सुख होणार नाही अशी त्यांची खासगीची समज झाली व म्हणूनच त्यांनी आपल्या प्रत्येक लेखातून व पुस्तकातून प्रत्येक खात्यात सर्व जातींच्या जा लोकांचा भरणा झाला पाहिजे असे प्रतिपादन केले आहे विशेषतः शाळा खात्यात सर्व जातींच्या जा, पंतोजींची नेमणूक केली पाहिजे याविषयी तर ते नेहमी युरोपियन शाळा अधिकाऱ्यांबरोबर बोलणे करीत असत सरकार शेतकऱ्यांपासून सक्तीने जो लोकल फंड वसूल करते त्याचा शेतकऱ्यांकडे ते उपयोग करीत नाही म्हणून ज्योतिराव नेहमी सरकारची खडपट्टी काढीत असत शुत्राजींचा आहे लोकल तो फंड त्याचे काही भंड ज्योती म्हणे राजे धर्मशील म्हणवी आता का कार्य माग घद्या द्यावी पट्टीपुरती धिक्कारुणी सांग या याप्रमाणे बऱ्याच अभंगातून व लेखातून ज्योतिरावांनी सरकारवर कडक टीका कली आह ती सर्व इथं दत्ता येणे शक्य नसल्यामुळे वर फक्त दोन तीन ओळी दिल्या आह सक्तीच्या शिक्षणाच्या मागणीच्या वेळी हंटर कमिशनपुढ साक्ष दक्षिण्याच्या प्रसंगी कोल्हापूरच्या गादीवर उपस्थित झालखा संकटाच्या वेळी आणि रस्मार्क प्रकरणाच्या वेळी ज्योतिरावांनी सरकारला उघडपणी जो विरोध कला तो त्या खास सामान्य नव्हता ब्राह्मण अधिकाऱ्यांवरच नव्हे तर गोऱ्या अधिकाऱ्यांवरही ते कडक टीका करीत असत इंजिनिअर खात्यावर असलेल्या एका पोवाड्यात त्यांनी असे म्हटले आहे की ठेपले गोरे येऊन कचेरी तंबू घेऊन थकले शिकार खेळून कागदी सया करून भटावर बागे सोपून विसावा ग्लास घेऊन शोभती खिसे कोचास वाचितीन्यूज पेपरास मानपाहा मधी डुकलीस याच पोवाड्यात ते पुन्हा न्यायशील म्हणावी आता तुम्ही आमचे भूपती दया नाही शूद्रांची चित्ती अनुभव स्वतः लक्षण सांगतो खरे निक्षुण सर्व जाती निवडून घ्यावा संख्याप्रमाण द्यावी कामे नेमून होईल सुख समाधान घाली तो पदरी चुकीस नेमिता एका जातीस प्रवेश नाही शूद्रास एका जातीचे सर्व मिळून देश नाडीती बाकीचे तोंडाकडे पाहती ज्योतिराव बोधी करु एक जात भरती भरीती होळ पोती तसेच गुलामगिरीत दिलेल्या एका भंगात ते सरकारला म्हणतात की तुमच्या न्यायी म्हणून घेणाऱ्या राज्यात वकिलांची महागाई न्यायाधीशा दया नाही पाप पुण्य जेथे नाही पुरते पैशापुरते दादावाई नित्यगमती एकेठाई शुद्रांजी ती दाद नाही राष्ट्रीय सभेचा पुणे शहरात सत्यशोधक समाजाचा झेंडा काढल्यानंतर सुमारे सात आठ महिन्यांनी म्हणजे अठराशे सालच्या डिसेंबर महिन्यात कैलासवासी दादाबाई नवरोजी नावाच्या पारशी जातीच्या गृहस्थानी राष्ट्रीय सभेची स्थापना केली व तिचा जलसा वर्षातून एकदा करण्यात येऊ लागला पण या सभेस देशातील 20 कोटी शेतकरी लोकांपैकी एकही एक ग्रस्त हजर राहत नसे मोठमोठ्या सरकारी नोकऱ्या मिळून राज्यकारभार आपल्या जातभाईच्या हाती यावा म्हणून पाचदा ब्राह्मण व व्यापारात आपण चांगली सवलत मिळावी म्हणून पाचदा व्यापारी जातीचे बडे बडे लोक जमून वर्षातून एकदा राष्ट्रीय नावाखाली आपल्या फायद्याचे चार दोन ठराव पास करून लोकांची व विशेषता दिशाभूल करू लागले त्यावेळीच्या राष्ट्रीय एक सरकारने हिंदी लोकांना मोठ्या लापगाराच्या व मोठमोठ्या हृदयांच्या जागा द्याव्यात 2. हिंदुस्थानच्या आयात अगर निर्यात मालास हिंदी व्यापाऱ्यांना अमूक अमुक, अमुक सवलती देण्यात याव्यात तीन सरकारने वरिष्ठ शिक्षणावरील आपली करडी नजर दूर करावी 4. हत्यारे वापरण्यास परवानगी द्यावी असे ठराव पास होत असत प्राथमिक शिक्षणाचा असार प्रसार करावा अगर सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरु करावे किंवा सरकारने शेतकऱ्यांची सुधारणा करून त्यांना अमुक सवलत द्यावी असा एकही ठराव या राष्ट्राच्या गोंधळ घालणाऱ्या राष्ट्रीय सभेत कोणी आणीत नसे मग तो पास होणे तर दूरच पैशाचे व शिक्षणाच्या जोरावर राष्ट्राच्या नावाखाली या राष्ट्रीयवाल्या लोकांनी असा सावळा गोंधळ घालावा हे पुण्याच्या ब्राह्मणेतरांना आवडेना त्यांनी या राष्ट्रीयवाल्यांचे कान उघडण्याचा विचार केला महात्मा फुले कैलासवासी कृष्णराव भालेकर इत्यादी ब्राह्मणेतर पुडा असे म्हणणे होते की या देशात शेतकरी वर्ग बहुसंख्याक असून मुख्य धंदायी शेतीचाच आहे जोपर्यंत तुमच्या राष्ट्रीय सभेत देशातील शेतकऱ्यांपैकी एकही शेतकरी नाही व त्यांच्या हिताचा ठराव अगर शिक्षण प्रसाराची कर मागणी करण्यात येत नाही आणि तुमच्या या सभेची देशातील अठ्ठावीस कोटी लोकांपैकी केवळ अठ्ठावीसशे लोकांना तिची वार्ताही नाही तोपर्यंत तुमची राष्ट्रीय सभा दररोज भरत गेली अगर प्रांतिक परिषदा दर तासाड भरत गेल्या तरी त्याने सरकारवर काळी इतकेही वजन पडणार नाही देशातील बहजन समाज अज्ञानादलात्कार राहील व त्यांच्या शिंहसा प्रसार होणार नाही तर तुमच्या या खटपटी फुकट आहेत असे समजा म्हणून लोकात शिक्षण प्रसार करण्याकडे काँग्रेसचे सामर्थ्य प्रथम खर्च करा असे सत्यशोधकी वीरांचे न्याय व सरळ म्हणणे होते पण अहम म्हण्य राष्ट्रीयवाल्यांनी त्यांच्या म्हणण्याकडे नुसते डुंकूनही पाहिले नाही आपल्या म्हणण्याचा या राष्ट्रीयवाल्यांच्या मनावर थोडाही परिणाम झाला नाही हे पाहून मुंबईच्या दीनबंधू व पुण्याच्या अंबालहरी सत्यशोधक मताच्या पत्रांनी आणि ब्राह्मणेतर पुढाऱ्यांनी या राष्ट्रीय सभेचा निषेध करून ही सभा राष्ट्राची नाही असे जाहीर करण्यास लिहिण्यास व बोलण्यास सुरुवात केली शेवटी अठराशे साल अखेरच्या एका रविवारी पुण्यास एक निषेधपर सभा भरविण्याचे ठरविले राष्ट्रीय व देशातील इतर नामांकित गृहस्थांना आगाऊ आमंत्रण पत्रिका पुणे शहरात राष्ट्रीय निषेध करणारी सभा अमुक वेळी अमुख ठिकाणी भरणार आहा अशा मोठ्यालया अक्षरांच्या मोठमोठ्या जाहिराती मुंबई पुणे वगैरे शहरात प्रमुख ठिकाणी भिंती लावण्यात आल्या आणि महाराष्ट्रात व इतर ठिकाणी हजारो हँडबिले वाटण्यात आली ठरल्या दिवशी सोमवारपेठ कोठी जातीच्या खंडेराव तरवडे नावाच्या गृहस्थांच्या घराजवळील विस्तीर्ण पटांगणात ही सभा बांधली सभ्स इतकी गर्दी झाली होती की जाहीर कल्ल्या टायमाच्या अगोदर दोन तासांपूर्वी या ठिकाणी बसावया जागा मिळणार या सभेत राष्ट्रीय ही देशातील बहुजन समाजाच्या हिताकडे लक्ष देत नाही म्हणून ही कधी राष्ट्रीय नाही असं सांगण्यात येऊन त्याच विषयावर ब्राह्मणेतर पुढाऱ्यांची मोठी संसदित भाषणी झाली व निषेधपर असे काही ठरावही पास करण्यात आले यावेळी ही नॅशनल सभानुस्ती नावाची होते तिच्यात भरणा सारा ब्राह्मणांचा होता चारदोन व्यापारी जरी तिचे सवासद होते तरी शेतकऱ्यांची अगर मजुरांची काळजी त्यांना काय राष्ट्रीय सभेत सारी भटशाई माजलेली पाहून त्यावर महात्माजींनी एक अभंग रचलेला आहे सत्यधर्म बोधक अभंग या पुस्तकात पान दोनशे मध्ये ते लिहितात की इंग्रजासगती आर्य खाती पिती सोळे दावी घरी शुद्रा नॅशनल सभा अज्ञ शुद्रा दावी तुलना करवी इंग्रजांशी सभा उपदेश दिंगाने होतील शुद्र मरतील मौज आर्या राजा तोच खरा बंदोबस्त जारी मूळ शुद्रा तारी ज्योती म्हणे वरील अभंगातील पहिल्या तीन ओळीत महात्माजींनी नॅशनल सभेतील ब्राह्मणी हिडी स्वरूप दाखविले असून शेवटच्या ओळीत त्यांनी न्यायी राजा आणि जुलमी राजा यांची व्याख्या सांगून शुद्रांविषयी बेफिकीर असणाऱ्या इंग्रज सरकारसही टोमना मारला आह महात्मा फुले व त्यांचे इतर मित्र यांना जरी राष्ट्रीय सभा मान्य नव्हती तरी राजा म्हणजे देवाचा अंश व त्याने केलेल्या भलाबुरा कारभार म्हणजे रामराज्य असे मानणाऱ्या धोळ्याबाबड्यांपैकी ते मुळीच नव्हते पण एवढे मात्र खरे की सरकारने जनतेच्या बऱ्याकरता जरी काही गोष्टी केल्या तरी त्याबद्दल उगीज एखाद्या राष्ट्रीय टवाळाप्रमाणे सरकारला शिवाय देणारे ते खास नव्हते सरकारी कोर्ट कचऱ्यातून अस्पृश्यता दूर करून साऱ्या स्पृश्यास्पृश्याआदी स्त्री पुरुषांना शिक्षणाचा मार्ग मोकळा केला आणि त्यासारखीच आणखी प्रजेच्या हिताची स् दुसरी काही कामे केली याबद्दल सरकारची आपल्या व्याख्यानात्मक पुस्तकातून त्यांनी तारीफ केली आहे प्रजेला नवे हक्क देताना सरकार जेव्हा मागासल्यांचे अथवा पदलित अशा अस्पृश्य समाजाचे हक्क त्यांच्या पदरात पडतील अशी खबरदारी घेण्याची टळाटळी करू लागले तेव्हा महात्माजींनी खुद्द गव्हर्नर जनरल साहेबांवर खूप खरमरीत टीका केली ते सत्यधर्म पुस्तकाच्या दृष्टपणा या भागात लिहितात की इंग्रज लोकातील पावणे दोन शहाण्या गव्हर्नर जनरल लॉर्ड रिपन सरकारी अधिकाऱ्याने या आर्यभटांनी नीच मांडलेल्या अतिश्रांविषयी चांगला पोक्त विचार केल्याशिवाय त्याने कोणत्या आधारावरुन या बळीस्थानातील लोकास अधिकार दिला झाडाच्या नकाशाद्वारे मांडली शेतकऱ्यांची स्थिती आपल्या देशातील निनाळ्या समाजाची स्थिती ताडून पाहण्यासाठी महात्माजींनी इसवी साली एक नकाशा तयार केला व त्या नकाशावर निरनिळ्या वर्गाच्या सुधारणेची नंबरवारी एका झाडाच्या रुपास त्यांनी आखली या झाडाच्या जा शेंड्यावर पारशी समाज हा पहिला नंबर दाखविला असून त्यानंतर त्या झाडाच्या दुसऱ्या जा नंबरच्या फांदीवर ब्राह्मण तिसरीवर मारवाडी भाट वगैरे चौथीवर बंगाली पुढे मुसलमान वगरि अशी त्या झाडाच्या जा फांद्यांची नंबरवारी लावलेली व हे सारे सुधारणेचे झाड शेतकऱ्याच्या टाळकर उगर दाखवून त्याखाली शेतकऱ्यांच्या बोकांडी कराचे खूप मोठे अवजड ओझे लादल आहा आणि तो शेतकरी तो बोजा जड झाल्यामुळे अशक्त वाकलेला व बांबावलेला असा दाखविला आहे चित्र छापून महात्माजींनी त्यावेळी फुकट वाटल स्वराज्य हा शब्द त्यावेळी उदयी पावला नव्हता हो राष्ट्रीय देखिल स्वराज्य मिळाव हेतुनि भरत नव्हती हो तर स्वराज्यासाठी ती भरत होती आमच्या देशावर, आमच्या लोकांच राजास नव्ह्य असाव अशी कल्पना त्या कोणत्याही दक्षभक्ताच्या डोक्यात उत्पन्न झाली नव्हती त्यावछी ती विचार महात्माजींनी आपल्या सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकात बोलून दाखवली आह त्या पुस्तकाच्या सत्य या प्रकरणातील सातव कलमात ते लिहितात आपल्या सर्वांच्या निर्माणकर्त्याने एकंदर सर्व मानव श्रीपुरुषास धर्म व राजकीय स्वतंत्रता दिली पुढे याच पुस्तकातील आर्यभट ब्राह्मणांचे वेद आणि सार्वजनिक ईश्वरप्रणीत सत्याची तुलना या भागात लिहितात की आपना सर्वांच्या निर्मिक आणि एकंदर सर्व मात्रास उत्पन्न करते करतेवेळी मनुष्यात जन्मता स्वतंत्रप्रणाने निर्माण केला आहे आणि त्यास आपापसात सारख्या हक्कांचा सा उपयोग घेण्यास समर्थ केले आहे आणि याच कारणास्तो प्रत्येक मनुष्य गावातील व मुखातील अधिकाऱ्यांच्या जा जागा चालविण्याचा सा अधिकारी आहे असं महात्माजी असे धार्मिक व सामाजिक स्वातंत्र्यासाठी जन्मभर खापले त्याचप्रमाणे देशातील त्यावेळच्या राजकीय वातावरणात भाग घेऊन गरीब दुबळ्यांसाठी ते सरकारशीही वेळोवेळी झगडले व राष्ट्रीय स्वातंत्र्याचे महत्व वर्णन करून भिक्षुकशाहीप्रमाणे शेवटी नोकरशाहीच्या रोषाचेही ते पात्र झाले महात्माजी हे राजकीय स्वातंत्र्याचे किती चाहते होते हे वरील वाषणाने कोणासही कळून येण्यासारखे असल्यामुळे या विषयावर यापेक्षा अधिक न लिहिले तरी चालेल